पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग तिसरा भगवान बुद्धाचा धम्माचे टीका कर संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार एक कोणताही उपासक गुळस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते दोन संघरुपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धावर काही लोक टीका करत असत तीन त्यांचे मन्ने असे होते की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे चार ही टीका यथातथ्य नव्हती ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता पाच तथागतांचे म्हणणे होते की हा धर्म स्थापूर उपकारक अशा मुक्तीदलाने परिपूर्ण व स्नासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता सद्धम्माचा जलाशय सहा तथागतांची इच्छा होती की पापाच्या कलंकाने जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धून जातील सात आणि जर कोणी या सद्धर्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत बागे फिरल्या तर त्याबद्दल तोच दोषी आहे सद्धम्म आठ तथागत म्हणाले लोकांना आपली पापे धून टाकणे साध्य व्हावे म्हणून जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले जो कोणी मलीन आहे त्यांनी जलाशयात प्रवेश करू नये ज्यांची धूळ आणि चिखल धून गेला आहे व जे शुद्ध निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे तर ते योग्य ठरेल काय नऊ अशा अटी घातल्या असता तर माझा सद्धमाचा उपयोग तो काय होतो दहा आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती हे टीकाकार विसरले होते आपला धम्मा हा सर्वांनी पडताळून पहावा यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती दोन व्रतनियमांचे टीकाकार एक पंचशील पुरेसे नाही काय व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे असे प्रश्न नेहमी विचारले जात असत दोन जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वांतीच्या जुलाबाच्या आणि तत्सम औषधांनी देह दुर्बल करण्याचा फायदा काय असे मतप्रदर्शन केले जात असे तीन तसेच गृहस्थ उपासकांना संसारात राहून वासनोपभोग भोगूनही पंचशिलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते तर भिक्कुना आणखी व्रतग्रहण करण्याची आवश्यकता काय चार तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजली आहेत पाच व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वाची वृद्धी होते व अदब रक्षण होते सहा जे व्रतग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते सात व्रतग्रहण म्हणजे वासना असूया अहंकार यांचे नियमन व कुविचारांचे निर्मूलन आठ जे व्रतग्रहण करतात आणि त्यांची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्याचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात 9. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही दहा व्रतग्रहणाने नैतिक अधपतनापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही अकरा व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते पंचशील ग्राहकांचे मात्र तसे नसते मानवजातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते म्हणून तथागतांनी दोन्हीची योजना केली होती 3. अहिंसा तत्वाचे टीकाकार 1. अहिंसा तत्वाला ज्यांचा विरोध होता असे काही लोक होते त्यांचे म्हणणे होते की त्यामुळे पापाचा अप्रतिकार व शरणागती पत्करावी लागते दोन तथागतांनी शिकवलेल्या अहिंसा तत्वांचा हा पूर्ण विपर्यास होता तीन संदिग्धता व गैरसमज राहू नयेत म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट कली आह यापैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकाला प्रवेश दक्षत नियम केला तो पाच एकदा मग देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरू झाले तेव्हा मगध नरेश सैन्यबिंबीसाराने आपल्या सेनापती आज्ञा कली की जा आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांना सीमा प्रदेशातील बंडखोरांना हुडकून काढण्यास त्यांना शिक्षा करण्यास आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यास आदेश द्या सेनापतीन तसे केले। सहा सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली जे युद्धावर जातात आणि लढण्यात जनआनंद प्राप्त होतो ते पाप करतात आणि पुष्क अवगुण प्राप्त करतात अशी तथागतांची शिकवण होती हे त्यांना माहीत होते याउलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निपात करा अशी राजाज्ञा होती अशा परिस्थितीत काय कराव असा स्वतःशी विचार करू लागले सात सेनाधिकाऱ्यांनी विचार केला की जर आपण तथागतांच्या भिक्कू संघात प्रवेश केला, तर या समस्येतून आपली सुटका होईल आठ त्यासाठी तिनाधिकारी बिक्क्कुंकडे गेले, आणि त्यांनी प्रवज्जेची याचना केली। बिक्कूंनी त्यांना प्रवज्जा व उपसंपदा दिली सिनाधिकारी सैन्यातून लुप्त झाल नऊ जेव्हा सिनाधिकारी कुठे दिसेनात तेव्हा सत्तपतीन सैनिकांना विचारल सिनाधिकारी कुठ दिसत नाहीत हस काय सत्तापती महाशय सिनाधिकाऱ्यांनी बिक्कूंची धम्मवृत्ती अंगीकारिली सैनिकांनी उत्तर दिल 10. हे ऐकून सेनापती संतप्त झाला राजसैनिकांना भिक्खू प्रवज्जा कशी देऊ शकतात अकरा सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कणावर घातली राजाने न्यायाधिकाऱ्यांना विचारले महाशय राजसेवेतील लोकांना प्रवज्जा देणारा कोणत्या शिक्षेला पात्र ठरतो ते सांगा बारा महाराज उपाध्यायाचा शिरच्छेद करावा कम्मावासा म्हणणाऱ्याची जीप उपटून टाकावी आणि इतर संघ सदस्यांच्या अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्यात तेरा नंतर तथागत जिथे राहत होते तिथे राजा गेला आणि त्यांना अभिवादन करून सर्व हकीकत कथन केली 14. भगवान आपलाच ज्ञात आहे की कित्येक कि राजे धम्माच्या विरुद्ध आहेत हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठी सुद्धा भिक्कूंना छळण्यास सदैव सिद्ध आहेत जर त्यांना आढळले की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनविण्यासाठी भिक्कू सैनिकांना प्रवृत्त करत आहेत तर भिक्कूंचा छळ करण्यात ते कोणत्या जा टोकड्या जातील त्याची कल्पनाही करत नाही ही आपत्ती टळावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी विनंती आहे पंधरा तथागतांनी उत्तर दिले सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेच्या अवगुंठनाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठा किंवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता सोळा त्याप्रमाणे तथागतांनी राजस लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिक्कूना तसे सांगितले भिक्खू हो राजस लोकांना प्रवज्जा देण्यात येऊ नये जो कोणी अशा लोकांना प्रवज्जा देईल त्याने दुष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल सतरा दुसऱ्या एकावेळी श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागतांशी वादविवाद केला अठरा सिंहांनी विचारले तथागतांच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे तथागत सांगतात तो धम्म मला यथातथ्य समजावा म्हणून माझ्या मनावरचे अभ्रपटल दूर करण्यास तथागत अनुमती देतील काय एकोणीस तथागतांनी अनुमती देता सिंह म्हणाला तथागत मी एक सैनिक आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळप्रसंगी युद्धाची कार्यवाही करावी म्हणून मला राजाने नियुक्त केले आहे दुखितांबद्दल करुणा आणि असीमित दयेची शिकवण देणाऱ्या तथागतांना गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे काय दुसरे म्हणजे आपली घरे बायका मुले व चीजवस्तू यांचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असे तथागत सांगतात काय तसेच तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात काय की जेणेकरून अत्याचारी लोकांनी काहीही केले तरी मी सहन करावे आणि जी माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तरी नेऊ द्यावे तसे सर्व संघर्ष मग ते न्याय करण्यासाठी असले तरी ते निषिद्ध आहेत असे तथागत मानतात काय वीस तथागतांनी उत्तर दिले जो दंडनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे आणि जो उपकारार्ह आहे त्याला लाभ मिळालाच पाहिजे याबरोबरच कोणत्याही प्राणीमात्राला अपाय करू नये उलट त्यांना प्रेमाने आणि दयने वागवावे हे आदेश परस्पर विरोधी कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधीशाच्या द्वेषवृद्धीने सजा भोगत नसून आपल्या अपराधाचे फळ म्हणून भोगत असतो न्यायाधीशाने दिलेली सजा ही त्याच्या स्वतःच्याच कुकर्माची परिणती असते जेव्हा न्यायाधीश सजा देतो तेव्हा त्याच्या हृदयात द्वेषबिद्धी असता कामा नये तरीसुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या कुकर्माचे फळ आहे असं त्यांनी मांडले पाहिजे शिक्षेमुळे आपला आत्मा शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या बोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्नच होईल 21. या गोष्टींनी समजून घेतल्या तर असे प्रत्यास येईल की तथागतांनी शिकवलेली अहिंसा मूलभूत होती पण ती निरपेक्ष नव्हती बावीस त्यांची शिकवण होती की चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापावर उपचार करावा पण चांगल्या गोष्टींना निर्बल पापाला सवड द्यावी असे त्यांनी कधीच सांगितले नव्हते तेवीस ते अहिंसेचे समर्थक होते ते हिंसेचे निंदक होते पण पाप चांगल्या गोष्टींचा नाश करीत असताना ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय असू शकेल हे त्यांनी अमान्य केले नव्हते चोवीस यावरून तथागतांनी एखाद्या भयंकर तत्वाची शिकवण दिली नव्हती हे समजून येईल टीकाकरांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही हेच खरे चार शील दुःख निर्मितीबाबत टीका एक दुःख हे निराशाजनक आहे एक दुःखाचा सा कपिलने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता क्षोभ दोन सुरुवातीला त्याला अध्यात्मिक अर्थ होता तीन नंतर त्याला यातना व खेद अर्थ प्राप्त झाला चार हे दोन अर्थ एकमेकांहून फार भिन्न नव्हते ते निकट संबंधी होते पाच अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतो सहा लवकरच या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद असा झाला सात भगवान बुद्धांनी खेद व यातना या शब्दांचा उपयोग कोणत्या अर्थी केला आठ भगवान बुद्धाच्या एका प्रवचनावरुन असे स्पष्ट दिसते की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती 9. त्या प्रवचनात ते म्हणतात भिक्खू हो या जगातील स्वच्छंदी माणसांना दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटते काय दहा होय भगवान अकरा आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो गरजू असतो विपत्तीत असतो तेव्हा तो कर्ज काढतो ही सुद्धा दुःखद आहे काय बारा होय भगवान तेरा आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो उसेवारी करते दुखद है कौदा भगवान खातरी ने पंद्रह जेवीं रक्म चुक्ती करते धनको तगादा लिख दुख है, है? सोला भगवान नक्की सत्रह तगादा ला दी नहीं, नहीं। मारपीट करता दुखद है क्षेत्र अठरा खातरी ने भगवान एक मारपीट करून ही तो रक्कम दी नहीं बांधता हीप दुखद है 20. होय भगवान 21. अशा तऱ्हेने भिक्ख हो गरीबी कर्ज उदारी तगादा लावला जाणे मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व इह लोकातील स्वच्छंदी माणसाची दुःखे आहेत 22. या जगात गरीबी आणि कर्ज ह्या फार दुःखद गोष्टी आहेत 23. यावरून असे ध्यानात येते की भगवान बुद्धांची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती दोन अशाश्वतता हे निराशेचे कारण एक जे जे मिश्रित स्वरूपाचे आहे ते, ते अशाश्वत आहे या सिद्धांतामुळे झालेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे 2. या सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही तीन सर्व अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले होते चार ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे पाच पण मग निराजनक तात्पर्य काढले जावे सहा जर जीवन अशाश्वत असेल तर ते अल्पजीवी असणारच त्याबद्दल कुणी निराश होण्याचे कारण नाही सात ही फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेची बाब आहे आठ ब्रम्मी लोकांचा दृष्टिकोन फारच निराळा होता नऊ कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रम्मी लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात दहा ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करीत तो मृतदेह स्मशानात नेतात मृत्यू हा अहार्य है, है जावा कर अक्रा अशाश्वतता हि निराजनक कारण शाश्वतता हि खरी ना खरी मान ली हो बारह भगवान बुद्धांिकव ही निराशा प्रसारक है असा आरोप मून करता नहीं तीन बौद्ध धर्म निराशावादी एक भगवान बुद्धांध निराशा निर्माण करते आरोप हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे जे सांगते की जगात दुःख आहे तीन ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की दुखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धर्मावर केला जावा चार कार असंही म्हणाला होता जगात शोषण सुरु आहे आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात व गरीब अधिक करीब केले जात पाच आणि तरी कार्ल माचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही सहा तर मग भगवान बुद्धांच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन का सात असे समजते की भगवान बुद्ध आपल्या प्रथम प्रवचनात म्हणाले होते की जन्म हा दुःखद वृद्धत्व दुःखद व मृत्यू हा दुःखद आहे याचमुळे कदाचित त्यांच्या धम्माला हा निराशेचा गहिरा रंग दिला गेला असेल आठ पण ज्यांना अलंकारशास्त्र अवगत आहे ते जाणू शकतील की हा एक अतिशयचा प्रकार आहे आणि परिणाम साधण्यासाठी चतुर्साहित्यिक तो वापरतात नऊ जन्म हा दुःखद आहे ही अतिशयक्ती आहे हे भगवान बुद्धांच्या एका प्रवचनाचा संदर्भ देऊन सिद्ध करता येईल की ज्यात त्यांनी सांगितले आहे की मानव जन्म ही एक अमोल वस्तू आहे दहा आणि शिवाय भगवान बुद्धांनी दुःखाचा नुसता उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता अकरा पण भगवान बुद्धांच्या दुसऱ्या आरे सत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देण्यात आला आहे दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठीच त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले बारा दुःख नैसे करावे या गोष्टीला भगवान बुद्धांनी फार महत्व दिले आहे कपिलाने दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करून त्याविषयी अधिक काही स्पष्ट केले नाही असे जेव्हा त्यांना आढळले तेव्हा असंतुष्ट होऊन त्यांनी आलार काला मुनीचा आश्रम सोडला तेरा मग आ धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल चौदा दुःखाचा नाश करण्या जो उत्सुक आहे अशा गुरुवर निराशावादाचा आरोप करता येत नाही पाच आत्मा आणि पुनर्जन्म तत्वांचे टीकाकार एक भगवान बुद्धांनी सांगितले की आत्मा नाही त्यांनी सांगितले की पुनर्जन्म आहे दोन ज्यांना भगवान बुद्धाच्या या दोन तत्वांची शिकवण विरोधी वाटली असे टीकाकार कमी नव्हते तीन ते म्हणाले जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल चार यात परस्परविरोध नाही आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो पाच आंब्याची कोय असते कोळीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात सहा हा आंब्याचा पुनर्जन्म आहे सात पण इथे आत्म्याची अस्तित्व नाही आठ म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो सहा विनाशवादी असल्याबद्दल टीका एक एकदा सरावस्थेतील जेतवनात भगवान बुद्धाचे वास्तव्य होते तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की अरिट नावाचा एक भिक्खू जी तथागतांची मते नाही ती त्यांची मते आहेत असे मानित आहे दोन भगवान बुद्ध हे विनाशवादी आहेत किंवा काय हे अरिठ्ठाच्या त्याच्या संबंधीचा अनेक गैरमतांपैकी एक होते 3. तथागतांनी अरिठ्ठाला पाचारण केले अरिठ्ठा आला त्याला विचारल्यावर तो गप्प बसला 4. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले काही श्रमण ब्राह्मण चुकीने गैरतरेने खोटेपणाने सत्याला जुगारून मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि मी विच्छेदाची प्राणीमात्रांच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा मजवळ दोषारोप करतात पाच मी असा मुळीच नाही आणि माझी शिकवणही तशी नाही सहा मी पूर्वी आणि आता सतत सांगत आहे की दुखाला अस्तित्व आहे आणि अखेरही आहे